एकोणीसावा अध्याय प्रमेयांतर्गत अभेदेय विचार पिऊन त्यांच्या हृदयात अचिंत्य भेदाभेद तत्वासंबंधी वेगवेगळे विचार उठू लागले कधी विचार करीत अचिंत्यभेदाभेद तत्व ही एक प्रकारचा मायावादच आहे पुनः गंभीरपणे विचार करू लागत परंतु या मताविरुद्ध कुठलेच शास्त्र नाही यात समस्त शास्त्रांची मीमांसा प्राप्त होते श्रीमत गौरकिशोर साक्षात पूर्ण भगवंत आहेत त्यांच्या गंभीर शिकवणकी शिकवणीमध्ये जरा देखील दोष राहण्याची संभावनाच नसते मी त्या परमप्रेममय श्री गौरकिशोरांच्या चरणकमलांचा कदापी परित्याग करणार नाही परंतु हाय शेवटी मी काय मिळवले अचिंत्यभेदाभेद तत्वच सत्य आहे हे तर जाणले परंतु या ज्ञानाने मला काय लाभ झाला बाबाजींनी सांगितले की प्रीती जीवनाच्या प्रीच जीवांच्या जीवनाचे परम तात्पर्य आहे कर्मी आणि ज्ञानीही प्रीतीचा शोध घेतात परंतु शुद्ध प्रीती काय वस्तू आहे ते जाणत नाहीत म्हणूनच प्रीतीच्या विशुद्ध अवस्थेत अवस्थेत प्राप्त करणे आवश्यक आहे आता प्रश्न असा आहे की कुठल्या उपायाने त्यास प्राप्त करावे बाबाजी महाशयांना याविषयी विचारून सिद्धांत ग्रहण करीन असा सगळा विचार करता करता झोपी गेले अधिक रात्र झाल्यावर झोप आल्याने ब्रजनाथ आज थोड्या उशिरापर्यंतच झोपून राहिले दिवस उगुण वर आला होता बिछाण्यातून पळगुठून आता शौचादितून नुकतेच निवृत्त झाले होते तोच त्यांचे मामा विजयकुमार भट्टाचार्य महाशय उपस्थित झाले खूप दिवसानंतर श्री मोदध्रुम मोद्रुम होणं मामास आलेले पाहिल्यावर ब्रजनाथ मोठे प्रसन्न झाले त्यांनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि मोठ्या आदराने बसविले विजयकुमार भट्टाचार्य श्रीमद भागवताचे मोठे पंडित आणि कथाकार होते श्रीमद नारायणाच्या कृपेने श्री गौरांगाप्रती त्यांच्या हृदयात खूप श्रद्धा उत्पन्न झाली होती ते खूप दूरपर्यंत श्री श्रीमद भागवताचे पाठ करण्याकरिता जात असत काही दिवस आधी त्यांनी देणूड नामक गावी श्री वृंदावनदास ठाकूरांचे दर्शन करण्याचा सुयोग प्राप्त केला श्री वृंदावनदास ठाकूर महाशयांनी त्यांना श्रीधा मायापुराच्या अचिंत्यचे दर्शन करण्याची आज्ञा दिली होती ते आणखीनही म्हणाले होते की काही दिवसातच श्रीमन महाप्रभूंच्या लिलास्थळी लुप्तप्राय होऊन जातील आणि चारशे वर्षानंतर पुन प्रकट होतील आणि गौरलीलास्थळ श्रीकृष्णलीलास्थळ श्री, श्री वृंदावनापासून अभिन्न तत्व आहे जे मायापुराचे चिन्मयत्व दर्शन करण्यास समर्थ असतात केवळ तेच श्री वृंदावनाचे दर्शन करू शकतात व्यासावतार श्री वृंदावनदास ठाकूरांच्या गोष्टी ऐकून विजयकुमार श्री मायापुराच्या दर्शनाकरिता मोठे व्याकुळ झाले होते त्यांनी निश्चय केला की बिलवपुष्कर्णीमध्ये आपली बहीण आणि भाज्यास भेटून पुढे श्री मायापूरला जावे त्यावेळी बिलवपुष्कर्णी आणि ब्रह्म पुष्कर्णी आजकालप्रमाणे ही गावे एक दुसऱ्यापासून लांब नव्हती श्री मायापूर योगपीठापासून आतच बिलव पुष्कर्णीची सीमा मिळत होती परित्यक्त बिलव पुष्कर्णी आजकाल टोटा आणि तारणवास या नावांनी पुकारले जाते परस्पर कुशल जिज्ञासेच्या पश्चात विजयकुमार म्हणाले मी श्री मायापुराचे दर्शन घेऊन आताच आता येत आहे आजी सांग की मी मायापूरहून परतल्यावर येथेच दुपारचे भोजन करीन ब्रजनाथ म्हणाले मामा आपण मायापूरचे दर्शन का करीत आहात विजयकुमार ब्रजनाथाच्या वर्तमान अवस्थेशी परिचित नव्हते त्यांनी ऐकले होते ब्रजनाथाने आजकाल न्यायशास्त्राचे अनुशीलन सोडून वेदांत अध्ययन सुरू केले आहे म्हणूनच त्यांनी आपल्या भजनाविषयी त्यांना काही सांगणे उचित समजले नाही म्हणून आपला यथार्थ उद्देश लपून म्हणाले मायापूरात एका माणसाला भेटायचे आहे ब्रजनाथास हे माहीत होते की त्यांचे मामा गौरभक्त आहेत तथा श्रीमद भागवताचे मोठे पंडित आहेत म्हणून त्यांनी अनुमान लावले की मामा कुठल्या परमार्थिक अनुसंधानाकरिता श्री मायापूरला जात आहे असावेत असा विचार करून ते प्रकट रूपात बोलले मामा श्री मायामध्ये मा, श्री रघुणादास वैष्णव आहेत त्यांच्यासोबत तुम्ही थोडा वार्तालाप अवश्य करा ब्रजनाथाचे म्हणणे ऐकून विजयकुमार म्हणाले आता तू वैष्णवांप्रती श्रद्धा ठेवू लागला आहेस काय ऐकले होते तू न्यायशास्त्र सोडून वेदांताचे अध्ययन करीत आहेस येथे तर पाहतो आहे तू भक्ती मार्गात प्रवेश करीत आहेस म्हणून आता तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्याची गरज नाही गोष्ट अशी आहे की श्री वृंदावनदास ठाकूर महाशयांनी मला श्री मायापुरात श्री योगपीठाचे दर्शन करण्याची आज्ञा दिली आहे म्हणून मी विचार केला की मायापुराच्या मायापूरच्या घाटावर गंगास्नान करून श्री योगपीठाचे दर्शन आणि परिक्रमा करून श्रीवास अंगणात वैष्णवांच्या चरणधुळीत एकदा मनसोक्त लोळून घेईन ब्रजनाथ म्हणाले मामा कृपया मलाही आपल्या सोबत घेऊन चला चला आईला भेटून आपण दोघेही मायापुरी जाऊया अशा प्रकारे गप्पा झाल्यावर दोघेही ब्रजनाथाच्या आई सांगून श्री मायापुरासाठी रवाना झाले सर्वप्रथम दोघांनी गंगा स्नान केले स्नान करता करता विजयकुमार म्हणाले अ ह आज माझा जन्म सार्थक झाला ज्या घाटावर श्री सचिनंदन गौरहरी जान्हवी देवीप्रती अपार करुणा दाखवीत चोवीस वर्षापर्यंत जलक्रीडा केली आहे परम दुर्भल आशा परम दुर्लभ अशा त्यास जलात स्नान करून आज मला परमानंदाचा अनुभव होत आहे विजयकुमारच्या उद्दीपणमय वचनास ऐकून ब्रजनात आर्द्र होऊन म्हणाले मामा आज आपल्या चरणांच्या कृपेने मी धन्य झालो आहे स्नान केल्यानंतर दोघेही श्री जगन्नाथ मिश्र यांच्या भुवनात श्री महाप्रभूंच्या जन्मस्थानात पोहोचून महाप्रेमात विभर झाले अश्रुजलाने त्यांचे सारे शरीर ओलेचिंब झाले विजय कुमार म्हणाले ज्याने गौडभूमीत जन्म घेऊन या महायोगपीठाचे दर्शन घेतले नाही त्याचा जन्म व्यर्थच गेला पहा पहा या जड नेत्रांनी हे धाम साधारण भूमीप्रमाणे दिसत आहे आणि सर्वत्र वाळलेल्या गवताचे घर दिसतात घरे दिसतात परंतु गौरांगाच्या कृपेने आज आपण किती सुंदर वैभव पाहत आहोत पहा किती उंच आणि भव्य रत्नमय महाल आहेत किती रमणीय उद्याने आहेत तोरणांची शोभा तर पाहतच राहावी अशी आहे हे पहा घराच्या आतशी गौरांग विष्णुप्रिया उभे आहेत किती मनोहर रूप आहे किती मनोहर रूप आहे असे म्हणता म्हणता दोघेही अचेत बेशुद्ध होऊन पडले बऱ्याच वेळानंतर दुसऱ्या भक्तांच्या साह्याने उठून श्रीवास संगणात प्रविष्ट झाले डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या दोघेही श्रीवास संगणात गडबडा लोळत म्हणू लागले अह श्रीवास हा अद्वैत हा नित्यानंद ह गदाधर गौरांग आपण आम्हावर दया करा आम्हाला अभिमान रहित करून आपल्या श्रीचरणी स्थान प्रदान करा या दोन्ही ब्राह्मणांचे असे भाव पाहून तेथील वैष्णवगण मोठे आनंदित झाले आणि चंद्राचा जय अजित गौरांगाचा जय नित्यानंद प्रभूंचा जय असे म्हणत नृत्य करू लागले क्षणभरातच व्रजनाथाने इष्टदेव श्री रघुनाथ दास बाबाजींच्या चरणी आपला देह समर्पित केला वृद्ध बाबाजींनी त्यांना उठवून गळाभेट करीत म्हणाले बाबा आज यावेळी कसे येणे केलेस तुझ्यासोबत हे महाजन कोण आहेत वैष्णवांनी दोघांना मोठ्या आदराने विचारले प्रभो प्रयोजन प्राप्तीचा उपाय काय आहे कृपा करून हे सांगा की आम्ही प्रयोजन कसे प्राप्त करावे बाबाजी आपण परमभक्त आहात आपण सर्व काही प्राप्त केलेले आहे तथापि जर आपण अनुग्रह करून माझ्यापाशी जिज्ञासा करीत आहात तर मी जे काही जाणतो ते सांगतो आहे ज्ञान आणि कर्माने शून्य कृष्णभक्ती जीवांचे चरम प्रयोजन आहे आणि तोच प्रयोजन सिद्धीचा उपायही आहे साधनावस्थेमध्ये त्यास साधनभक्ती आणि सिद्धावस्थेमध्ये त्यास प्रेमभक्ती म्हणतात विजय भक्तीचे स्वरूप लक्षण काय आहे बाबाजी श्रीमण महाप्रभूंच्या आज्ञेने श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये भक्तीच्या स्वरूप लक्षणाचे निरूपण केलेले आहे अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मात्ञतम अणुकुल्येण कृष्ण अनुशील अनु भक्तिरुत्तमा या सूत्रामध्ये भक्तीचे स्वरूप आणि तटस्थ अशा, रुपा, केले आहे। भक्ती शब्दाचे शुद्ध भक्तीशी तात्पर्यचे उद्देश भोग आहे तथा ज्ञानमिश्रा भक्तीचे उद्देश मुक्ती आहे भक्ती आणि मुक्ती स्पृहारहित भक्तीच उत्तमा भक्ती आहे भक्तीमुळे प्रेमफळ प्राप्त होते ती भक्ती काय आहे तण मण आणि वचनाद्वारे कृष्ण अनुशीलन रूप कृती आणि प्रीतीमय भाव भक्तीचे स्वरूप लक्षण आहेत कृती आणि भाव हे दोन्ही आनुकूल्याच्या सोबत सर्वदा क्रियाशील राहतात जीवाची जी, जी आपली शक्ती आहे त्यावर कृष्णकृपा आणि भक्तकृपेने भगवंताच्या स्वरूप शक्तीच्या वृत्ती विशेषाचा उदय झाल्यावरच भक्तीचे स्वरूप उदित होते वर्तमान दशेत जीवाचे तण मण आणि वचन सर्व काही जड भावापन्न आहेत जीव जेव्हा आपल्या विवेक शक्तीद्वारे त्यांना चालवितो जड संबंधीय ज्ञान आणि वैराग्य रूप शुष्क व्यवहारच उदित होतात त्यामुळे भक्तिवृत्तीचा उदय होत नाही कृष्णाच्या स्वरूप शक्तीची वृत्ती जेव्हा त्यांच्यात थोडी थोडी क्रियावती होते त्याचवेळी शुद्ध भक्तिवृत्ती प्रकाशित होते श्रीकृष्णच भगवतेची भगवतेची सीमा आहे आहेत म्हणून कृष्ण अनुशील आहे अनुशील अनुकूल आणि प्रतिकूल अनुकूल कृतीमुळे भक्ती सिद्ध होते अनुकूल शब्दाने कृष्णाच्या प्रती रोचमान प्रवृत्ती समजावे ही अवस्था साधन काळात काही स्थूल संबंध ठेवते परंतु सिद्धी काळात स्थूल जगाशी सर्व प्रकारे संबंधरहित झाल्याने पूर्ण निर्मळ होते या दोन्ही अवस्थांमध्ये भक्तीचे लक्षण एकच प्रकारचे असते म्हणून अनुकूल भावांसोबत कृष्णा अनुशीलचे स्वरूप लक्षण आहे स्वरूप लक्षणासंबंधी काही सांगण्यासाठी तटस्थ लक्षण ही सांगणे आवश्यक असते श्रीमत रूपगोस्वामींनी रूपगोस्वामींनी भक्तीची दोन तटस्थ लक्षणे सांगितली आहेत एक अन्य अभिलाषिता शून्यता आणि दुसरे ज्ञान ज्ञानकर्मादीपासून अनावृतता भक्तीच्या उन्नतीच्या अभिलाषे अतिरिक्त समस्त प्रकारच्या अभिलाषा भक्तिविरोधी आहेत आणि अन्य अभिलाषितेच्या अंतरंग आहेत कर्म ज्ञान कर्म योग आणि वैराग्य आदी प्रबळ होऊन हृदयास आवृत्त केल्यावर भक्तिविरोधी ठरतात म्हणून उक्त विरोधी भावाने जे होते, क्षणांनी कोन बाबाजी रूप गोस्वामींनी भक्तीरसामृत सिंधू मध्ये भक्तीच्या सहा विशेषतांचे वर्णन केले आहे क्लेशाग्नी शुभदा मोक्ष लघुताकृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णाकर्षिणी च अर्थात क्लेशाग्नी सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश करते कल्याण करणारी मोक्ष लघुताकृत मोक्षासही तुच्छ उपलब्धी करविणारी आहे सुदुर्लभा अत्यंतच दुर्लभ आहे सांद्रानंद विशेषात्मा घणीभूत आनंदा स्वरूप आहे श्रीकृष्णाकर्षिणी श्रीकृष्ण साकर्षित करणारी आहे विजय भक्ती क्लेशाकणी कशी असते बाबाजी क्लेश तीन प्रकारचे असतात पाप पाप पापबीज आणि अविद्या पातक महापातक आणि अतिपातक आदी क्रिया हो ते, ते पाप आहेत ज्यांच्या हृदयात शुद्ध भक्ती आविर्भूत होते ते स्वभावत पापकार्य करीत नाहीत वासणेस पाहत नाहीत जीवाच्या स्वरूप आहे अशा दशेत स्वरूप्रम रूप अविद्या राहत नाही भक्ती देवीचा प्रकाश पसरताच हृदयातून पाप पापबीज आणि अविद्या रूप अंधकार दूर होऊन जातो भक्तीच्या शुभाभ शुभागमनाने सर्व प्रकारची दुखे दूर होतात म्हणूनच तर भक्ती क्लेशाग्नी आहे विजय भक्ती शुभदा कशी असते बाबाजी संपूर्ण जगातील अनुराग सद्गुण आणि जितक्या प्रकारची अन्य सुखे आहेत ते सर्व शुभ शब्दाने शब्दाचे अर्थ आहेत ज्यांच्या हृदयात शुद्ध भक्तीचा उदय झाला आहे ते दैन्य दया मानशून्यता आणि मानद या चार गुणांनी अलंकृत असतात म्हणूनच समस्त जग त्याच्या प्रती अनुराग प्रकट करीत असते समस्त प्रकारचे सद्गुण भक्तिमान पुरुषांमध्ये अनायाच प्रकाशित होतात भक्ती समस्त प्रकारच्या सुखास देऊ शकते दे। इच्छा केल्याने इच्छा केल्याने ती विषय सुख निर्विशेष ब्रह्मसुख समस्त सिद्धी भुक्ती मुक्ती आधी सर्व काही देऊ शकते परंतु भक्त चतुर्वर्गातील काहीच घेऊ इच्छित नाही म्हणूनच देवी त्यांना नित्य परमानंद प्रदान करते विजय भक्ती कशाप्रकारे मोक्षासहित तुच्छ उपलब्ध ठरविते बाबाजी भगवतरथी थोड्या मात्रेमध्ये जरी हृदयात उदित झाली तर धर्म अर्थ काम मोक्ष सहजच तुच्छ प्रतीत होऊ लागतात विजय भक्ती सुदुर्लभाग का म्हणतात बाबाजी या विषयास योग्य प्रकारे समजणे आवश्यक आहे लाख साधन केल्यावरही भजन कुशलतेच्या अभावात भक्ती प्राप्त करणे कठीण आहे भक्ती देवी अधिकांश लोकांस मुक्ती देऊन संतुष्ट करते उच्च अधिकार पाहिल्याशिवाय भक्ती होत नाही या दोन्ही कारणांमुळे भक्ती सुदुर्लभ आहे ज्ञानसाधनात अभेद ब्रह्मज्ञानरूप मुक्ती अवश्य मिळते यज्ञ यदन, यज्ञ या आदी पुण्यकर्माद्वारे भक्तीही सहज मिळू शकते परंतु भक्तियोगाशिवाय लाख साधन करूनही हरिभक्ती मिळू शकत नाही विजय घणीभूत भक्तीच स्वरूपा का म्हटले गेले आहे बाबाजी भक्ती चितसु आहे म्हणून आनंद समुद्र आहे जड जगात जितक्या प्रकारची सुखे आहेत अथवा जड जगाच्या विपरीत चिंतामय जगात जो ब्रह्मानंद आहे त्या सर्वस एकत्रित करून कोटी वेळा जे सुख होते त्याची देखील भक्ती सुख समुद्राच्या एका थेंबाशी तुलना करता येणे शक्य नाही जड सुख तुच्छ असते जड विपरीत सुख नितांत शुष्क असते या दोन्ही विजा, विजातीय आणि विलक्षण असतात विजातीय वस्तूंची परस्पर कोणतीही तुलना होऊ शकत नाही म्हणूनच ज्यांनी भक्तिसुखाचे आस्वादन प्राप्त केले आहे त्यांच्या निकट ब्रह्मसुख गोष्प तुल्य प्रतीत होते त्या सुखास तेच जाणू शकतात जे त्या सुखास प्राप्त करू शकले आहेत दुसरे कोणीही त्या सुखास श्रीकृष्णाकर्षिणी कशी काय असते बाबाजी ज्यांच्या हृदयात भक्ती देवीचा आविर्भाव होतो श्रीकृष्ण आपल्या समस्त प्रियजनांसोबत वशीभूत होऊन त्यांच्या प्रती होऊन जातात अन्य कुठल्याही उपायाने कृष्णा वशीभूत नाही विजय जर भक्ती अशीच उपाध्य बाबाजी यथार्थ गोष्ट तर ही आहे की मानव बुद्धी ससीम आहे म्हणून अशी ससीम आणि जड बुद्धी जडातीत भक्ति तत्व आणि कृष्ण पोहोचू शकत नाही परंतु पूर्वसंची सुकृतीच्या प्रभावाने ज्यांच्या हृदयात थोडी देखील रुची उत्पन्न होते ते भक्तित्वू शकतात सौभाग्यवान जीवान व्यतिरिक्त प्रतिष्ठा का नाही बाबाजी चितसुखात युक्तीच अधिकार नाही म्हणूनच नैशात करणे नैशात के करण आणि तर्काप्रतिष्ठानात आदिवचनांद्वारे वेदांतांमध्ये चितविषयात युक्तीची अकर्मण्यता दाखवली आहे ब्रजनात साधनभक्ती आणि प्रेमभक्तीच्या मदोमत कुठली भक्ती आहे की नाही बाबाजी हो आहे भेदाने भक्ती तीन प्रकारची असते साधनभक्ती भावभक्ती आणि प्रेमभक्ती ब्रजनात साधनभक्तीचे लक्षण काय आहेत बाबाजी भक्ती, भक्ती, भक्ती।, भक्ती, बाबा भक्ती एकच आहे भेद केवळ अवस्थेचा आहे बद्ध बीवाच्या इंद्रियाद्वारे जोपर्यंत ती साधित होते तोपर्यंत तिला साधन भक्ती म्हटले जाते आपण सांगितलेत की प्रेम भक्ती नित्यसिद्ध भाव आहे मग नित्यसिद्ध भावाची साधना कशी काय होते बाबाजी नित्यसिद्ध भाव वास्तविक साध्य नाही हृदयात त्यास प्रकट करण्याचे नावच साधन आहे अजूनपर्यंत हृदयात प्रकाशित न झाल्याने आच्छादित राहिल्याने काही दिवसापर्यंत त्याची साध्यता आहे स्वरूपत तो नित्यसिद्ध भाव आहे ब्रजनात कृपया या सिद्धांतास थोडे अधिक स्पष्ट करावे बाबाजी प्रेम भक्ती स्वरूप शक्तीची एक वृत्ती आहे अत ती अवश्यच नित्यसिद्ध आहे जड जडबद्ध जीवाच्या हृदयात ती प्रकट नसते तण आणि वचनाने तिला हृदयात प्रकट करण्याकरिता जी कृती केली जाते तीच तिची साधना आहे जोपर्यंत ती साधित होते तोपर्यंत साध्य भाव आहे परंतु प्रकट होताच तिची नित्यसिद्धता स्पष्ट होते स्पष्ट आहे साधनेचे लक्षण काय आहेत साधनेचे लक्षण काय आहेत बाबाजी ज्या कुठल्याही उपायाने कृष्णामध्ये मन लावले जाते तेच साधनभक्तीचे लक्षण आहे ब्रजनात साधन भक्ती किती प्रकारची असते बाबाजी दोन प्रकाराची असते वैधी आणि रागाणुगा ब्रजनाथ वैधी कशास कशाच म्हणतात जीवाची प्रवृत्ती दोन प्रकारे विधीनुसार जी प्रवृत्ती उत्पन्न होते तिला वैधी प्रवृत्ती म्हणतात शास्त्र शास्त्रांच्या शासनात राहून ज्या भक्तीचा उदय होतो ती वैधी प्रवृत्तीने उत्पन्न झाल्याने वैधीभक्ती म्हणली जाते ब्रजनाथ रागाच्या लक्षणांची जिज्ञासा नंतर आता हे सांगा की विधीचे लक्षण काय आहे बाबाजी ल शास्त्रामध्ये ज्याचे कर्तव्याच्या रूपात निरूपित केलेले आहे त्याला विधी म्हणतात शास्त्रामध्ये ज्या अकर्तव्य म्हणून घोषित केले आहे त्याचे नाव निषेध आहे विधींचे पालन आणि निषेधांचे वर्जन करणेच जीवांचा वैद्य आहे ब्रजनात आपण जसे सांगितले आहे त्यावरून असे प्रतीत होते की समस्त धर्मशास्त्रांची विधानेच वैद्य आहेत समस्त धर्मशास्त्रांच्या विधी निषेधास वाचून कलियुगाच्या अल्पायुषी आणि दुर्बळ जीवांकरिता वैध धर्माचा निर्णय करणे असंभव आहे अत संक्षेपात विधिनिषेधाचा निर्णय करण्याकरिता शास्त्रामध्ये कुठला संकेत आढळून येतो का बाबाजी पद्मपुराण तथा पं मध्ये लिहितात स्मर्तव्य सततम विष्णुर विस्मो न सर्वे विधी निषेध विष्णू आयुष्यभर सदैव स्मरणात ठेवा हीच मूळ विधी आहे जीवाच्या विधीच्या अधीन आहेत भगवंतास कधीच विसरू नये हाच मूळ निषेध आहे पाप आणि बहिरमुकता वर्जन तथा पापांचे प्रायशित हे सर्व या मूळ निषेध विधीच्या अणुगत आहेत म्हणूनच शास्त्रोक्त समस्त विधी आणि निषेध भगवस्मरण विधी आणि विस्मरण निषेधाचे चिरकींकर म्हणजे दास आहेतवरून असे समजावे की वर्णाश्रमादी वर्णाश्रमादी समस्त प्रकारच्या विधींमध्ये भगवत स्मरण विधीच नित्य आहे मुखभा मुखबाहूरूपादेभ्य पुरुष सह गुनेर विप्रदायः चारेवर्ण पृथक युषा साक्षात्मा प्रभवमीश्वरम न भजानती स्थान पतंत्यध व्रजनाथ वर्णाश्रमाच्या विधींचे पालन करणारे सर्वच लोक कृष्ण भक्तीचे साधन का करीत नाहीत बाबाजी श्री रूप गोस्वामींनी सांगितले आहे श्री रूप गोस्वामींनी सांगितले आहे शास्त्रविधींचे पालन करणाऱ्यांमध्ये ज्या लोकांची भक्तीप्रती श्रद्धा उत्पन्न होते केवळ त्यांच्याच त्यांच्याच भक्ती त्यांच्यातच भक्तीत अधिक त्यांचाच भक्तीत अधिकार असतो अशा लोकांची वैद्य जीवनाप्रती आसक्ती नसते त्यांना वैराग्यही येत नाही जीविका निर्वाहासाठी उपजीविकेसाठी सांसारिक विधींचे पालन करतात आणि श्रद्धाळू होऊन शुद्ध भक्तीच्या साधनात प्रवृत्त होतात अनेक जन्मांच्या सुकृतीच्या फळस्वरूपच वैद्यजीवांमध्ये असा अधिकार उदित होतो श्रद्धावान भक्ती अधिकारी तीन प्रकारचे असतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ ्रजनाथ श्री गीतेमध्ये असे म्हटले गेले आहे की आरत जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारचे लोक भजन करतात ते कुठल्या भक्तीचे अधिकारी आहेत बाबाजी आरती जिज्ञासा अर्थार्थी आणि ज्ञान हे चारही जेव्हा साधुसंगाच्या प्रभावाने दूर होतात आणि अन्यान्य भक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होते त्याचवेळी ते भक्तीचे अधिकारी होतात गजेंद्र शोणकादी महर्षी ध्रुव आणि चार कुमार याचे उदाहरण आहेत ब्रजनात भक्तजनांची मुक्ती होत नाही काय बाबाजी सालोका स्राष्टी, सामिप्य सारुप्य आणि सायुज्य या पाच प्रकारच्या मुक्तीमध्ये सायुज्ययुक्त सायुज्यमुक्ती भगवत भक्तित्वाची नितांत विरोधिनी आहे म्हणून भगवत भक्त यास कदापि स्वीकार करीत नाहीत सालोक्य साष्टी सामिप्य आणि सारुप्य या चार मुक्ती पूर्ण भक्तीविरोधी नसल्या तरी अंशिक रूपात यांच्यात भक्तीप्रतिकूलता आहे कृष्ण भक्त नारायण धामगत या चार चारींनाही कदापि ग्रहण करीत नाहीत या मुक्ती कुठे कुठे सुख ऐश्वर प्रदान करतात आणि कुठे कुठे चरमावस्थेत प्रेमसेवेकडे अग्रसर करवितात जेथे सुख ऐश्वर त्यांचे चरम चरमफल असते तेथे त्या भक्तजनांकरिता त्याज्य आहेत मुक्तीची गोष्ट तर दूरच राहो नारायणाचा प्रसादही श्रीकृष्णाच्या अन्यन्य भक्तांच्या चित्तास भुलवू शकत नाही कारण श्री नारायण आणि श्रीकृष्ण स्वरूपात सिद्धांताच्या दृष्टीने काहीच भेद नसूनही रसाच्या दृष्टीने श्रीकृष्ण रूपाचा उत्कर्ष नित्यसिद्ध आहे ब्रजणात आर्यकुळात जन्म घेऊन वर्णाश्रमाच्या विधींचे पालन करणाऱ्या व्यक्तीच भक्तीच्या अधिकारी असतात का बाबाजी भक्तीमध्ये मनुष्य मात्रास अधिकार प्राप्त करण्याची योग्यता आहे ब्रजनात जर असे आहे तर मग वर्णाश्रमास्थित व्यक्तीस दोन कर्तव्य दिसतात एक वर्णाश्रमाच्या विधींचे पालन करणे आणि दुसरे शुद्ध भक्ती धर्माचे पालन करणे परंतु वर्णाश्रमाच्या बहिभूत व्यक्तींचे केवळ एकच कर्तव्य असते भक्तीच्या अंगाचे पालन करणे कर्मांग आणि भक्त्यां दोघांचेही पालन करावे लागते असे का बाबाजी शुद्ध भक्त्याधिकार व्यक्ती वर्णाश्रम धर्मात स्थित असूनही केवळ भक्त्यांग पालन करण्याकरिता बाध्य आहेत भक्त्यांगाचे पालन करण्याचे भक्तांगाचे पालन केल्याने कर्मांगाचे पालन आपोआपच होऊन जाते जेथे कर्मांग भक्तीपासून स्वतंत्र असते अथवा भक्तीच्या विरोधी असते तेथे कर्मांगाचे पालन न केल्याने कुठलाच दोष लागत नाही भक्ती अधिकार्यास अकर्म आणि विकर्मात स्वभावत रुची नसते परंतु जर दैववश कुठले पाप कर्म घडलेच तरी त्यास प्रायोशित रूपात कर्मांगाच्या अनुष्ठानाची काहीच आवश्यकता नसते ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांच्याकडून संयोगवशत कुठले पाप पापकर्म घडल्यावरही ते पाप त्यांच्या हृदयात स्थिर राहत नाही शीघ्रच अनायासे विनिष्ट होऊन जाते म्हणूनच त्यांना प्रायशिताची कुठलीच आवश्यकता नसते ब्रजनात भक्त्याधिकारी पुरुष देवरुष देवरुण आदींपासून ऊरुण कसे काय होऊ शकतात बाबाजी श्रीमद असे म्हटले गेले आहे की भगवंताचे शरणागत असणारे असणारे कुणाचे ऋणी नसतात देवर्षी भूताप्त नृणामितृ सर्वात शरण शरण्यम गो मुकुंदम परीहत्य करतम संपूर्ण गीतेचे अंतिम तात्पर्य हे आहे की जे लोक समस्त धर्माचा भरवसा सोडून भगवंताचे शरणागत होतात भगवंत त्यांना समस्त पापातून मुक्त करतात गीतेचे तात्पर्य हे आहे की जेव्हा अन्यन्य भक्तीप्रती अधिकार निर्माण होतो तेव्हा ती अधिकारी व्यक्ती ज्ञानशास्त्र आणि कर्मशास्त्राच्या विधींचे पालन करण्याकरिता बाध्य असते <laughs> केवळ भक्तीच्या अनुशीलनेच तिची सर्व होऊन जाते म्हणूनच नमे भक्त प्रणश्यती भगवंताच्या या प्रतिज्ञे समजावे इतके ऐकून आणि विजय कुमार हृदयात आणखीन कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आम्हाला हे समजले आहे की ज्ञान आणि कर्म अत्यंत तुच्छ आहेत भक्ती देवीच्या कृपेशिवाय जीवाचे कुठल्याही प्रकारचे मंगल होऊ शकत नाही प्रभो कृपा करून शुद्ध भक्तीच्या अंगा विषयी सांगा ज्या योगे आम्ही लोक कृथार्थ होऊन जाऊ शकू बाबाजी तू दशमुच्या आठव्या श्लोकापर्यंत तू ते आपल्या वेळेनुसार आपल्या मामास ऐकव तुझ्या मामास पाहून मला मोठी प्रसन्नता वाट, वाटत आहे आता तुम्ही नववा श्लोक ऐका श्रुती हक स्मरण स्मरणानतीपूजाविधी गणा तथा दास्यम सख्यम परीचरणप्यात्मद नवाकनेताह विधीगत भक्तीरणुदिदिन भजनश्रद्धा युक्त सुविमलती वैसलभते अर्थात श्रवण कीर्तन स्मरण वंदन पादसेवन अर्चन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन या नवधा वैद्याभक्तीचे जे लोक श्रद्धापूर्वक अनुशील गुण आणि लीलांसंबंधी अप्राकृत वर्णन आदींचा कर्णेंद्रियाशी स्पर्श श्रवण म्हणविला जातो श्रवणाच्या दोन अवस्था असतात श्रद्धा उत्पन्न होण्याआधी साधूंच्या निकट जे कृष्णाच्या गुणवा गुणानुवादाचे श्रवण केले जाते ते एक प्रकारचे श्रवण आहे त्या श्रवणाने श्रद्धा उदित होते ऐकले जाते त्याचेच नाव द्वितीय श्रवण जे शुद्ध भक्तीचेच एक अंग आहे साधन काळात गौरवैष्णव गुरुवैष्णवांनी कट श्रवण श्रवण करता करता सिद्धी काळाचे श्रवण उदित होते श्रवण भक्तीचे प्रथम अंग आहे भगवन नाम रूप गुण आणि लिलांसंबंधी शब्दाचा जीवशी होणारा स्पर्श कीर्तन म्हणला कृष्णकथा आणि कृष्णनामादीचे वर्णन शास्त्र पाठ करून दुसऱ्यांना ऐकविणे गीतेद्वारे लोकांना कृष्णाकडे आकर्षित करणे तथा दैनोक्ती विद्यप्ती स्तवपाठ आणि प्रार्थना आदी हे सगळे कीर्तनाचे भेद आहेत नवधा भक्ति मध्य कीर्तनास सर्वश्रेष्ठ अंग संगित है विशेषतः कलियुग की कल्याण करास्त्र प्रतिपादित पद्मपुराण मध्य ध्यान यजन यज्ञ स्त्रेतायाम द्वापरे अर्चय यदोपनोक्ति तदापनोक्ति कलो संकीर्त्य केशव हरिकीर्तनाने चित्त जितके निर्मळ होते तितके अन्य कुठल्याही उपायाने होत नाही जेव्हा बरेचसे भक्त एकत्र कीर्तन करतात तेव्हा त्याचे नाम रूप गुण आणि स्मरणाने स्मरणाचे नाव स्मरण आहे स्मरण पाच प्रकारचे असते एखाद्या एखाद्या पाहिलेल्या ऐकलेल्या अथवा अनुभव केलेल्या गोष्टीचे पुन्हा मनन पुन्हा मनन करण्याचे नाव स्मरण आहे पूर्वविषयातून चित्ता सोडून साधारण रूपात मनाने एखाद्या विषयास धारण करण्याचे नाव धारणा आहे रूप आदी विशेष रूपाने चिंतन करण्याचे नाव ध्यान आहे तैल धारवत अविच्छन अविच्छन्न ध्यानाचे नाव ध्रुवाणुस्मृती आहे आणि ध्येय मात्राच्या स्फूर्तीचे नाव समाधी आहे श्रवण कीर्तन आणि स्मरण भक्तीचे हे तीन प्रकार तीन प्रधान अंग आहेत इतर समस्त अंग या तिघांच्या अंतर्भूत आहेत श्रवण कीर्तन आणि स्मरण या तिघात कीर्तनच सर्वप्रधान अंग आहे कारण श्रवण आणि स्मरण कीर्तनाच्या अंतर्भुक्त राहू शकतात श्रीमद भागवतच्या श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम श्लोकानुसार पादसेवा वा परिचर्या हे भक्तीचे चतुर्थ अंग आहे श्रवण कीर्तन आणि स्मरणासोबत पादसेवा करणे कर्तव्य आहे पादसेवन कार्यात आपले अकिंचनत्व सेवेत आपली अयोग्यता बुद्धी तथा सेव्यामध्ये सच्चिदानंदत्व बुद्धीचे होणे नितांत आवश्यक आहे पादसेवा कार्यात मुखदर्शन, स्पर्शन परिक्रमा अणुव्रजन भगवत मंदिर गंगा पुरुषोत्तम द्वारका मथुरा नवद्वीप आदी तीर्थस्थानांचे दर्शन आदी अंतर्भूत आहे श्री रूप रूपगोस्वामींनी भक्तीच्या चौसष्ट अंगाचे वर्णन करताना याचे मोठे स्पष्ट आणि मार्मिक विवेचन प्रस्तुत केले आहे श्री तुलसीसेवा आणि साधूसेवा दोन्ही याच अंगाच्या अंतर्भूत आहेत पंचम आहे अर्चन अर्चन मार्गामध्ये अधिकार आणि प्रक्रियासंबंधी अनेक विचार आहेत श्रवण कीर्तन आणि स्मरणात नियुक्त झाल्यावर सुद्धा जर अर्चन मार्गात श्रद्धा असेल तर श्री गुरुदेवांकडून मंत्रदिक्षा घेऊन अर्चनक्रिया करावयास हवी ब्रजनात नाम आणि मंत्रामध्ये काय भेद आहे बाबाजी श्री भगवन नामच मंत्राचे प्राण आहेत नामामध्ये नमह आदी शब्दास लावून भगवंताशी कुठलाही एक संबंध स्थापन करून ऋषींनी नामापासून काही विशेष प्रकारच्या शक्तीचे उद् उद्घाटन केले आहे नामच निरपेक्ष तत्व आहे तथापि देहादी माईक उपाधींमुळे जीव जड विषयांमध्ये फसलेला आहे आता चित्तास विषयातून दूर करण्याकरिता मर्यादा मार्गात अर्चन विधींचे निरूपण झाले आहे श्रीकृष्ण मंत्रामध्ये सिद्ध साध्य सुसिद्ध अरी विचारांची आवश्यकता नाही कृष्ण मंत्र दीक्षा जीवांकरिता अत्यंत कल्याणकारी आहे संसारात जितक्या प्रकारचे मंत्र आहेत त्यात कृष्ण मंत्र सर्वाधिक शक्तिशाली आहे ज्ञातव्य द्या, आहे की कृष्ण श्रीकृष्ण जन्म कार्तिक व्रत एकादशी व्रत माघस्नान आदी अर्चन मार्गांतर्गत आहेत अर्चनाच्या विषयी हे जाणणे अवश्य आहे की कृष्णासोबत कृष्ण ही अर्चन होणे नितांत आवश्यक आहे वंदनच वैधी भक्तीचे सहावे अंग आहे पादसेवण आणि कीर्तन आदींमध्ये वंदन अंतर्भूत असूनही यास पृथक अंग समज सांगितले गेले आहे नमस्कारासच वंदन म्हटलेले आहे नमस्कार दोन प्रकारचे असतात एकांग नमस्कार आणि अष्टांग नमस्कार एका हाताने केला गेलेला नमस्कार वस्त्राने झाकलेल्या शरीराने नमस्कार भगवंताच्या पुढे मागे आणि डावीकडून केला गेलेला नमस्कार तथा गर्भमंदिरात केला गेलेला नमस्कार हे सर्व नमस्कार अपराध मानले गेले आहेत दा, दास्य सातवे अंक आहे मी कृष्णाचा दास आहे असा अभिमान असणेच दास्य आहे दास्य भावयुक्त होऊन जे कृष्ण भजन होते तेच भजन श्रेष्ठ आहे नमह स्तुती समस्त कर्माचे अर्पण परिचार्या आचरण स्मृती आणि कथाश्रवण हे सर्व दास्यात अंतर्भाव्य आहेत अर्थात त्यात समाविष्ट आहेत आठवे अंग आहे कृष्णाप्रती हितकृतीयुक्त बंधुभाव लक्षण सख्य आहे सख्य दोन प्रकारचे असते एक वैदाग्य सख्य आणि दुसरे रागाग्य सख्य हे सख्याचे तात्पर्य वैदाग्य सख्याशी आहे अर्चामूर्तीच्या सेवेत जो सख्यभाव आहे तो वैद्यसख्य आहे आत्मनिवेदनास आंग, नववे अंग नव म्हणतात शरीरापासून ते शुद्ध आत्म्यापर्यंत सर्व काही कृष्णास अर्पण करण्याचे नाव आत्मनिवेदन आहे आपल्याकरिता कृती रहित होणे तथा कृष्णाकरिता कृतीयुक्त असणेच आत्मनिवेदन आहे जसे विकलेल्या गाईस आपल्या पालनपोषणाची चिंता राहत नाही त्याचप्रकारे कृष्ण इच्छेच्या अधीन राहणे तथा आपल्या इच्छेस त्यांच्या अधीन ठेवणेच आत्मनिवेदनाचे लक्षण आहे वैद्य आत्मनिवेदनाचेच उदाहरण खाली दिले जात आहे सव मन कृष्ण पदारविंद यौरवजांशी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरे रम मंदिर मार्जना दिसू श्रुतीचकाराच्युत सत्कथोदये मुकुंद लिलालय दर्शने दृश्यो तदूत्य गात्रशोग स्रांश पाद सरोज सौरभे श्रीमद्दूल सामसना तदर् पादों हरे ह्षेत्रपा सर्णे सरपर्णे शिरो हृषि केशपदाभिवंदमश दास् न तो काम्य काम्याया यथोत्तमो श्लोक जनाश्रयारती बाबाजींच्या बाबाजींच्या मधुर उपदेशात ऐकून ब्रजनाथ आणि विजयकुमार आनंदाने विभोर होऊन बाबाजी महाशयास दंडवत प्रणाम करीत म्हणाले प्रभो आपण साक्षात भगवत पार्श्वात आहात आपल्या उपदेशामृताचे पाण करून आम्ही दोघेही आज कृथार्थ झालो जाती कुळ आणि विद्येच्या अहंकारामध्ये आमचे दिवस व्यर्थ जात होते जन्मजन्मांतरीच्या संचित सुकृती राशींच्या प्रभावामुळेच आम्ही आपली कृपा प्राप्त केली आहे विजयकुमार म्हणाले हे भगवत प्रचार हे भागवत प्रवर श्री वृंदावनदास ठाकूरांनी मला श्री मायापूर यठाचे दर्शन करण्याची आज्ञा दिली होती त्यांच्या कृपेनेच आज मला भगवत धाम आणि भगवत पार्शदांचे दर्शन करणे संभव होऊ शकले जर कृपा झाली तर उद्या संध्याकाळी येथे पुन्हा येईन श्री वृंदावनदास ठाकूरांचे नाव ऐकून वृद्धबाबाजी साष्टांग दंडवत प्रणाम करीत म्हणाले माझा चैतन्य लिलेचे जे व्यासावतार आहेत मी त्यांना पुन्हा पुन्हा प्रणाम करतो दिवस आणखीनच वर चढू लागला आहे ब्रजनाथ आणि विजयकुमार ब्रजनाथाच्या घराकडे रवाना झाले एकोणीसावा अध्याय समाप्त